वाल्मिकीरामायण सुंदरकांड सर्गचौथा मनाला येईल ते रूप येणाऱ्या त्या लंकापुरीला जिंकून त्या विक्रमाने अधिक तेजस्वी झालेल्या वानश्रेष्ठ हनुमान द्वाराने न जाता तो महावीरेशाली तटावर उडाला आणि तो सत्ववान कपिश्रेष्ठ रात्री लंकेत कपिराज सुग्रीवाचे हित करणाऱ्या त्याने लंकेत प्रवेश करून शत्रूंच्या डोक्यावरच जणं आपला डावा पाहिला तो सत्वसंपन्न पुत्र रात्रीच्या वेळी प्रवेश करून फुले मुक्तपणे उध मुक्तपणे उधळल्यामुळे शोभत असणाऱ्या मार्गावर आला त्या रम्य लंकापुरी तो वानर गेला तेव्हा त्याला ती मोठमोठ्या हास्यांच्या उत्कृष्ट आवाजाने निनादत असलेल्या वाजंत्र्यांच्या घोषाने गाजत असलेल्या वज्र ज्याचा अंकुश त्या इंद्राच्या ऐरावतासारख्या शुभ्र आणि हिऱ्याच्या खिडक्याने विभूषित असलेल्या गृहांच्या समुदायाने आकाश शोभावेत असते आकाश शोभावे तशी दिसते शुभ्र ढगांसारख्या मनोहरी पद्माची आणि स्वस्तिकाची रचना करून बसलेल्या शुभ राक्षसगृहाने आणि वर्धमान प्रकाराप्रमाणे बांधलेल्या व सर्व बाजूंनी सुरेख सजवलेल्या घराने ही लंका झळकून उठली होती रंगी रंगी वानर राजाच्या श्रीमान हितकर्त्याने रामाकरता फिरत असताना ती रंगीबेरंगी फुलांनी सजलेली लंका पाहिली आणि तो आनंदला या घरातून त्या घरात जात असताना त्या वानरवीराने नाना प्रकारचे आकार आणि प्रकार असलेली भवने एक एक करीत पाहिली मंद्र मध्य तार अशा तिन्ही स्थानच्या स्वरांनी सजलेले सुंदर गायन ऐकले स्वर्गातल्या अफसरांसारख्या मदनाने पीडित अशा स्त्रियांच्या कमरेच्या लहान घंटांची आणि पैजणांची रुणझुणही ऐकली मोठमोठ्या लोकांच्या भवनातून जिन्यावरचे होणारे आवाज टाळ्यांचे मोठे आवाज तसेच हो हो करून मोठ्याने होणारे आवाजही एका मगूने ऐकले राक्षसांच्या घरात मंत्राचा जप चाललेला त्याने ऐकला आपापल्या अध्ययनात दंग असणारे राक्षस त्याने पाहिले एकत्रपणे रावणाचे पवाडे गरजून गात असलेले राक्षसही त्याने बघितले आणि राजमार्गाला वेढून उभे असलेल्या राक्षसांची मोठी टोळी त्याने पाहिली मध्य चौकात राक्षसांचे पुष्कळ गुप्तहेर त्याने पाहिले काही दीक्षा घेतलेले काही जटाधारी काही मुंडण केलेले काही बैलांचे कातळे आणि वस्त्र अंगावर घेतलेले काही दर्भर मुष्टी नावाचे हात्या घेतलेले तसेच काही अग्निकुंड नावाचे आयुष घेतलेले हातोड्यासारखे कुट गावाचे शस्त्र तसेच मुजगर हाती घेतलेले दंड आयुष घेतलेलेही त्याने दिसले कोणी एकाक्ष कोणी एकाच एकच स्तन घेऊन फिरणारे विकराळ वाकड्या तोंडाचे हिडीस दिसणारे तसेच खुजे असे होते धनुष्य घेतलेले खड्ग घेतलेले शतघ्नी आणि मुसल ही आयुधे घेतलेले मोठमोठ्या लोखंडी जोड्या हाती घेतलेले रंगीबेरंगी चकाकणारी चिरखते घातलेले फार लठ्ठ नाहीत फार बारीक नाहीत फार लंबाटे नाहीत फार तोटके नाहीत फार गोरे नाहीत पण फार काळेही नाहीत असा फार कुबळ आलेले नाहीत किंवा खुजेही नाहीत असे रूपहीनं अनेक रूपांचे सुस्वरूप उत्तम कांतीचे ध्वज घेतलेले आणि पताका घेतलेले विविध आयुधे घेतलेले असेही त्याला दिसले शक्ती आणि वृक्षांचे आयुधे पट्टीष वज्र ही शस्त्रे घेतलेले फेकून आवळण्याचा फास हाती असलेले त्या महाकपीने पाहिले माळा घातलेले उट्या लावलेले उत्कृष्ट दागिनेने सजलेले नाना वेष घेतलेले मनानं येईल तसे फिरणारे अनेक जण त्याला दिसले टोकदार भाले हाती घेतलेले आणि वज्र घेतलेले महाबलिष्ठ तेथे होते राक्षस राजाच्या आदेशाने अंतपुराच्या पुढ्यात मध मध अत्यंत दक्ष असं एक लक्ष सैनिकांचे पहारा करणारे दल त्याने पाहिले राक्षस राजाचे पर्वताच्या माथ्यावर असलेले आणि सुवर्णाचे मोठे तोरण लावलेले कमळाने शोभणाऱ्या खंडकाने वेढलेले विख्यात गृह पाहून त्या महाकपीने त्याच्या भोवती असलेला भक्कम तट पाहिला ते गृह स्वर्गासारखे दिव्य दिव्य नादाने निनादत असणारे घोड्यांच्या खिंकाळण्याने गाजत होते अद्भुत घोड्याने रथाने वाहनाने विमानाने त्याचप्रमाणे शुभ हत्ती घोड्याने चार हातांच्या शुभ्र मेघराशीसारख्या हत्तीने आणि मत्त हरिणाने आणि पक्षांनी भूसवलेले भूषवलेले सुंदर दाराचे ते गृह अत्यंत पराक्रमी अशा हजारो राक्षसाने रक्षिलेले होते तो वानर राक्षस राजा त्याचा पहारा असलेल्या गृहात शिरला भोवती सोन्याचे कुंपण असलेल्या बहुमोल अशा मोत्यांनी आणि रत्नांनी वरचा भाग सजवलेल्या सर्वोत्कृष्ट कालागुरू चंदनाच्याच पात्रतेच्या रावणाच्या अंतपुरात तो शिरला सुंदरकांडाचा चौथा सर्ग समाप्त हो